وكذلك اوحينا اليك روحا من امرنا ما كنت تدري ما الكتاب ولا الايمان ولكن جعلناه نورا ولكن جعلناه نورا نهدي به من نشاء من عبادنا وانك لتهدي الى صراط مستقيم صراط الله الذي له ما في السماوات وما في الارض الا الى الله تصير الامور तो उच्चतर आणि बुद्धिमान आहे आणि अशाच प्रकारे आपल्या आज एक रुह तुमच्याकडे वह्य केली आहे तुम्हाला रुहला आम्ही प्रकाश बनवलं ज्याद्वारे आम्ही मार्ग दाखवतो आपल्या दासांपैकी जाला इच्छितो निश्चितच तुम्ही सर्व मार्गाकडे मार्गदर्शन करत आहात त्या ईश्वराच्या मार्गाकडे जो पृथ्वी आणि आकाशातील प्रत्येक वस्तूचा मालक आहे सावधान सर्व बाबी अल्ला कडेच रुजू होतात अल्लाच्या नावाने हा शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची कि आम्ही याला अरबी भाषेचा कुराण बनवला आहे जेणेकरून तुम्ही लोकांनी ते समजावं आणि वास्तविकत हा मूल किताब अर्थात आदी ग्रंथ मध्ये नमूद आहे आमचे येथील हर उच्च दर्जाचा आणि विवेकाने ओतोप्रद ग्रंथ आता काय आम्ही तुमच्याकडून बेजार होऊन हा उपदेश पाठ तुमच्याकडे पाठवणं सोडून द्यावं केवळ यासाठी की तुम्ही मर्यादे बाहेर केलेल्या आहात पूर्वी होऊन गेलेल्या राष्ट्रांमध्ये सुद्धा अनेकदा आम्ही नवी पाठवल्या आहेत कधी असं घडलं नाही की एखादा नवी त्यांच्याकडे आला असावा आणि त्यांनी त्याचा उपहास केला नसावा मग जे लोक यांच्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक शक्तिशाली होते त्यांना आम्ही नष्ट केलं पूर्वीच्या राष्ट्रांची उदाहरणं येऊन केली आहेत जर तुम्ही या लोकांना विचारलं की पृथ्वी आणि आकाशांना कोणी निर्माण केलं आहे तर हे स्वतः म्हणतील यांना त्याच जबरदस्त सर्वज्ञ अस्तित्वाने निर्माण केलं आहे तेच ना त्याने तुमच्यासाठी या पृथ्वीला पारणा बनवला आणि मार्ग मिळू शकावा अला जन एका विशिष्ट प्रमाणात आकाशांमधून पाणी उतरवलं आणि त्याच्याद्वारे मृत जमिनीला चैतन्य दिलं अशा प्रकारे एके दिवशी तुम्ही जमिनीतून बाहेर काढले जाल तेच ही सर्व केली नौका जिने वर स्वार रबरण करावे पवित्र है तो ज्यादा आम गोषी वशीभूत केब्यात आने चमर्थ बागत न हो एक दिवसी आम कड़े परता है हे सर्व काही जाणून आणि मानून सुद्धा या लोकांनी त्याच्या पैकी काहींना त्याचा अंश बनवून टाकलं वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य उघड कृतज्ञ आहे का अल्लाहनं आपल्या निर्मितीपैकी स्वतःसाठी मुलींची निवड केली आणि तुम्हाला के संततीला हे लोक त्या परमदायू ईश्वराशी संबंधित करतात तिच्या जन्माची खुशखबर जेव्हा खुद्द यांच्यापैकी कोणाला दिली जाते तेव्हा त्याच्या ते तोंडावर काळीमा पसरतो आणि तो, तो दुःखानं भरून जातो का अल्लाहच्या वाट्याला ती जी दागदागिनेसली वाद जी वाद विवाद पूर्णपने स्पष्ट सुध्ध करू शक नहीं फरिष्ठना जे परम ईश्वरा खाल तासवे शरीर रचना पीछे ग्वाही लिखन घप दवा लगे ते म्हणतात जर परमदायू ईश्वराने इच्छिलं असतं की आम्ही त्यांची उपासना करू नये तर आम्ही कधीही त्यांना पुजलं नसतं हे या मामल्यातील हकीकत मुळीच जाणत नाहीत केवळ तर्क कुतर्क लढवतात काय मी यापूर्वी यांना एक ग्रंथ दिला होता ज्याची सनद फरिष्ठांच्या पूजनासाठी हे आपल्यापाशी ठेवत असावेत नव्हे तर हे म्हणतात की आम्हाला आमचे वाडवडील एका पद्धतीवर आढळले आहेत आणि आम्ही त्यांच्या पदचिन्हांवर चालत आहोत अशा प्रकारे तुमच्या अगोदर ज्याच्या कुणा वस्तीत आम्ही एखादा भय दाखवणारा पाठवला त्यातील सुखवस्तु लोकांनी हेच सांगितलं क्या आमसे आमडिल आए और आम पदचिन्हां अनुसरण करो प्रत्येक नदीन तचारटी वाल मी जरी तुम्हाला त्या मार्गापेक्षा योग्य तो मार्ग दाखवावा ज्यावर तुम्हाला आपले वाढवडील आढळले आहेत त्यांनी सर्व प्रेषितांना हेच उत्तर दिलं की ज्या धर्माकडे बोलवण्यासाठी तुम्ही पाठवला गेला आहात आम्ही त्याचे काफीर आहोत शेवटी शेवटी आम्ही त्यांचा समाचार घेतला आणि पहा की खोटं ठरवणाऱ्यांचा शेवट कसा झाला स्मरण काळाती वेळ जेव्हा इब्राहिम अली इस्लामने आपल्या पित्याला आणि आपल्या राष्ट्राला सांगितलं होतं की तुम्ही ज्यांची बंदकी करता माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही माझा संबंध केवळ त्याच्याशी आहे ज्याने मला निर्माण केलं तोच मला मार्गदर्शन करेल आणि इब्राहिम अल इस्लाम हेच वचन आपल्या पाठीमागे आपल्या वंशात ठेवून गेला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे रुजू व्हावं असं असून सुद्धा जेव्हा हे लोक इतरांची बंदगी करू लागले तेव्हा मी यांना नष्ट केलं असं नाही तर मी यांना आणि त्यांच्या वाडवडलांना जीवन सामग्री देत राहिलो येत पावतो की त्यांच्याजवळ सत्य आणि स्पष्टपणे सांगणारा पैगंबर सल्ला परंतु जेव्हा ते सत्य यांच्याजवळ आलं तेव्हा यांनी सांगितलं की तर जादू आहे आणि आम्ही ही म्हणण्यास नकार देतो म्हणतात हा कुराण दोन्ही शहरांच्या मोठ्या माणसांपैकी कोणावर का उतराव लागेल नाही तुझ्या रबच्या कृपेची वाटणी ही लोक करतात काय जीवन उपजीविके साधन दरमिया पटी ने श्रेष्ठत्व दुनिया केवा तुझा रबा प्रेषित्व अधिक मौल्यवान है जी श्रीमंत गुआ कर سقفا لبيوتهم شكفا من حبله ومعارج عليها يهرعون ولبيوتهم ابوابا وشرعا عليها يتكئون وجسور فان وان كل ذلك لما متاه الحياه الدنيا والاخره انردك للموت जर अशी शंका नसती की सर्व लोक एकाच वहिमातीचे होतील तर आम्ही परमकृपाश्वराचा इन्कार करणाऱ्यांच्या घरांची छत आणि त्यांचे जिने ज्याद्वारे त्या आपल्या वर्षात आणि त्यांचे दरवाजे आणि त्यांची आसन ज्यांच्यावर ते टक्के लावून बसतात सर्व चांगले आणि सोन्याचे बनवले असते ही तर केवळ अीवनाची सामग्री आहे आणि आखीरक तर तुझ्या केवळ ईशंसाठी आहे करीन। हुम हुम जो मनुष्य रहमान अर्थात परमदारूच्या स्मरणाची अपेक्षा करतो आम्ही त्याच्यावर एक शैतान नियुक्त करतो आणि तो त्याचा मित्र बनतो हे शैतन आपल्या लोकांना सरळ मार्गावर येण्यापासून रोकतात आणि ते आपल्या जागी असं समजतात की आम्ही नीट चाललो आहोत सतेशेवटी जेव्हा मनुष्य आमच्या इथे पोहचेल तेव्हा आपल्या शेतानंदा म्हणेल अरे रे तुझे दरमियान पूर्व पश्चिमे अंतर तू तो अत्यंत वाइट सुपते निलास जाए किए गोष आज तुम्हारा जरा देखी लाभदायक नहीं कि तुम्हें तुम्हें शेतान प्रकोपत सामूहिक आह فَإِنَّا अन चल्ल पुन सष्ट बिल्लिल इन खोत आता काय हे नबी सल्लम तुम्ही बहिणींना ऐकवाल अथवा आंधळा आणि उघड पथभतेत गुरफटलेल्या लोकांना मार्ग दाखवाल आता तर आम्हाला यांना शिक्षा करायची आहे बघा आम्ही तुम्हाला जगातून बोलून का घेऊ नये अथवा तुम्हाला डोळ्यांनी यांचा तो शेवट दाखवावा यांचं आम्ही यांना वचन दिलं आहे आम्हाला यांच्यावर पूर्ण प्रभुत्व प्राप्त आहे काहीही झालं तरी तुम्ही तो ग्रंथ दृढतापूर्वक धरून असा जो दिव्य बोधाने तुमच्याकडे पाठवला गेला आहे खर्चित तुम्ही सरळ मार्गावर आहात وَإِنَّهُ لَذِكْرٌ لَّكَ وَلِقَوْمِكَ وَاسْأَلْ مَنْ مِن قَبْلِكَ مِنْ رُسُلِنَا أَجْعَلْنَا مِنْ دُونِ آلِهَةً يُعْبَدُونَ वस्तुस्थिती अशी आहे की हा ग्रंथ तुमच्यासाठी आणि तुमच्या राष्ट्रासाठी एक फार मोठा सन्मान आहे आणि लवकरच लो तुम्हाला लोकांना याचा जाप द्यावा लागेल तुमच्यापूर्वी आम्ही जितके प्रेक्षित पाठवले होते त्या सर्वांना विचारून पहा काय आम्ही परमदयाव ईश्वराशिवाय काही इतर ईश्वर सुद्धा मुकर केले होते की त्यांची बंदगी केली जावी आमी मुसाले इसलाम याला आपल्या निशाण्याचा मैत फिरॉन आणि त्याच्या सरदारांच्याकडे पाठवलं हो आणि त्यानं जाऊन सांगितलं की मी विश्व पालन करताच प्रेक्षित आहे मग जेव्हा त्यानं आमच्या निशाण्या त्यांच्या समोर प्रस्तुत केल्या तेव्हा ते, ते, ते, के ला, ते, ते थट्टा लागले आम्ही एकावर एक अशी एक निशाणे त्यांना दाखवत गेलो की जी पहिल्यापेक्षा वरचढ होती आणि आम्ही त्यांना प्रकोपात धरलं की त्यांनी आपल्या वर्तनापासून परावृत्त व्हावं प्रत्येक प्रकोपाच्या वेळी ते सांगत असत ते जादूगारा आमच्या रबकडून जे पद तुला प्राप्त आहे त्याच्या आधारे आमच्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना कर आम्ही जरूर सरळ मार्गावर येऊ सला खुस ओलयाष्टी असून परंतु ज्या क्षणी आम्ही त्यांच्यावरून प्रकोप हटवत असू ते आपल्या शब्दांपासून फिरत असत एके दिवशी फिरोनने आपल्या राष्ट्रांदरम्यान पुकार करून सांगितलं लोको हो, मिस्र इजिप्तची बाषाही माझी नावे काय आणि हे कालवे माझ्या खालून वाहत नाहीत तुम्हाला लोकांना दिसत नाही काय तुम मी श्रेष्ठ तर आहे की हा मनुष्य जो अपमानित आणि हीन आहे आणि आपलं म्हणणं सुद्धा स्पष्ट करून सांगू शकत नाही याच्यावर सुवर्ण कंकण का उतरवले गेले नाहीत अथवा फनिष्ठांचं एक पथक त्याच्या दिमतीच का आलं नाही राष्ट्राला हलकं समजलं आणि त्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं वास्तविकत ते होतेच अभिज्ञकारी लोक सरती जेव्हा त्यांनी आम्हाला के क्रोधित ते केलं तेव्हा मी त्यांच्यावर सूड उगवला आणि त्यांना एकत्रित बुडून टाकलं आणि नंतरच्या लोकांसाठी अग्रगामी आणि बोधप्रद उदाहरण बनून सोडलं आणि ज्या क्षणी मरिम पुण दिलं गेलं तुमच्या लोकसमूहा त्यावर हल्लकल्लो माजवला आणि म्हणू लागले आम की आमचे देव चांगले आहेत कि तो हे उदाहरण त्यांनी तुमच्यासमोर केवळ वितंडवादासाठी आणलं वस आहे वस्तुस्थिती अशी आहे की हे आहेतच भानकोड लोक इन मरीम पुत्रलाम याशिवाय अन्य काहीच नव्हता की एक दास होता ज्यावर आम्ही मेहरबानी केली आणि बनीस्रायल साठी त्याला आमच्या सामर्थ्याचा एक नमुना बनवला आम्ही जर इच्छिल तर तुमच्यापासून फरिश्त निर्माण करू जे पृथ्वीवर तुमचे उत्तराधिकारी व्हावेत आणि तो अर्थात मरिम पुत्र वास्तविकत कायमची एक खूण होय म्हणून तुम्ही त्यात संशय करू नका आणि माझं म्हणणं मान्य करा हाच सरळ मार्ग आहे असं घडू नये की शैतांना तुम्हाला त्यापासून रोखावं की तो तुमचा उघड शत्रू आहे आणि तेव्हा ईशानिसला स्पष्ट निशाणा घेऊन आला होता तेव्हा तो म्हणाला होता तो कि मी तुमच्याजवळ विवेक घेऊन आलो आहे आणि अशा कारणास तो आलेलो आहे कि तुम्हावर त्या काही गोष्टींच्या हकीकतीचा उलगडा करावा ज्यात तुम्ही वतभेत दर्शवत आहेत परंतु तुम्ही अल्लाचं भय बागा आणि माझं अज्ञापालन करा हु हादा वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाच माझा रब आहे आणि तुमचा रब सुद्धा तुम्ही उपासना करा हा सरल मार्ग है पर स्पष्ट शिकव् ग मतभेद दर्शवे तर विनाश आहे है जुलूम किया प्रकोपापासन चो ल लोक आता के या, है? क्या या, है आने या करू है? तो प्रतीक्ष अकस्मत का एक शत्रु बनते त्या रोजी त्या लोकांना त्यांनी आमच्या आयतींवर इमान आणलं होतं आणि आज्ञाधारक बनून राहिले होते सांगितलं जाईल की हे माझ्या दासन्न आज तुमच्यासाठी कोणतंही भय नाही आणि तुम्हाला कोणतंही दुःख शिवणार नाही प्रविष्ट व्हा जन्नत मध्ये तुम्ही आणि तुमच्या पत्न्या तुम्हाला आनंदित केलं जाईल त्यांच्या समोर सोन्याच्या थाळी आणि पेले फिरवले जातील आणि प्रत्येक मनप्रिय आणि नयन सुखदायक वस्तू तेथे उपलब्ध असेल त्यांना सांगितलं जाईल सदैव राहाल चुलची जन्नत से वारस त्या बनला वारसा जी तुम्हें फल फाव उपलब्ध है प्रकोप गुरफटले रह ही प्रकोपत घट हो निराश पड़े पर जुलूम के स्वतः जुलूम कर लकद ते पुकारतील हे मालका तुझ्या रमने आम्हाला निकालत काढलं तर चांगलं होईल उत्तर देईल तुम्ही असेच पडून राहाल आम्ही तुमच्या जवळ सत्य घेऊन आलो होतो परंतु तुमच्यापैकी पुष्कळांना सत्यच अप्रिय होत निर्णय बर सुद्धा एक निर्णय घोज कर गुप्त गोष्टी काम गोष्टी ऐकत नहीं आम सर्व का ऐकत आहोत् आमिश्ते नोंद यांना सांगा जर खरोखर रहमान अर्थात परम परमदयाळूची एखादी संतती असती तर सर्वांच्या बरोबर उपासना करणारा मीच असतो पवित्र आहे आकाशांचा आणि पृथ्वीचा शासक अर्श अर्थात सिंहासनाचा स्वामी त्या सर्व गोष्टींपासून जेही लोक त्याच्याशी संबंधित करतात आपल्या खेळांमध्ये मग राहू द्यानी आपला तो दिवस पाहवा ज्याचं यांना भय दाखवलं जात आहे ओहूल तोच फार उच्च, तो आकाशांधी ही ईश्वर है आकाशा दरम आया ध्यान राखतो तुम्हें सर्व परत त्याला सोडून हे लोक ज्यांचा धावा करतात ते कोणत्याही शिफारसीचा अधिकार बाळगत नाहीत या व्यतिरिक्त की एखाद्याने माहितीच्या आधारे सत्याची साक्ष द्यावी